अथ श्री परमात्मनेष्टमोध्याय अर्जुन उवाच किंवा कि अर्जुन म्हणाल हे पुरुषोत्तम ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कशाला म्हणतात कर्म म्हणजे काय अधिभूत कशाला म्हणतात व अधिदैव कशाला म्हंटल जात अधियज्ञ कथमूदन प्रयाथमोसी नियत हे मधुसूदन अधियज्ञ तो कोणता व तो या देहात कसा आहे त्याचप्रमाणे मनोनिग्रही पुरुषांनी अंधकारी तुला कस जाणव श्री भगवान उवाच अक्षरम ब्रम्ह परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावोद विसरग कर्म स्री अत्यंत व अविनाशी असे जे आदितत्व ते ब्रह्म होय प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मूळ भाव ते अध्यात्म होय आणि अचेतन व सचेतन अक्षर ब्रह्मापासून भूतांची उत्पत्ती करणारा जो व्यापार त्याला कर्म असं म्हणतात अधिभूतम क्षरो भाव पुरुषतम वात्र देहे हे देह नरश्रेष्ठ अधिभूत म्हणजे नाशिवंत कार्यरूप पदार्थ या पदार्थात जो पुरुष म्हणजे सचेतन अधिष्ठाता तो अधिदैवत अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचा अधिपती म्हणतात तो मीच या देहाच्या ठाई आहे अंतकाले मामेव स्मरण मुक्त कले समद्भाव याती नास्त्यात संशय आणि जो पुरुष मरण माझे स्मरण करीत हा देह सोडतो तो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो यात संशय नाही श्लोक सहा स्मरन भावंत्ये कले वैतिकौ सदा तद्व भावित अथवा हे अर्जुन अंतकाळी मनुष्य ज्या स्वरूपाचे स्मरण करीत देह सडतो त्याला तो जाऊन मिळतो कारण तो त्या स्वरूपाच्याच चिंतनात नित्य नित्यमग्न होता तस्माच सर्वेशु कामर युद्ध मनोबुद्धी माश्य संशय म्हणून तू सर्व काळी स्मरण कर आणि युद्ध कर मन आणि बुद्धी माझ्याच तू अर्पण केलीस म्हणजे लढाई करूनही निसंशय मलाच येऊन मिळशील अभ्यास योग युक्तसा न्यगा परमिर्था नुचिंत चित्त दुसरीकडे जाऊ न देता ते अभ्यासाच्या सहाय्यानं स्थिर करून दिव्य पुरुषाचे चिंतन करीत तो त्याला जाऊन मिळतो कवी पुराण मनुष्या आदित्यवर्णं तमसह आदित्यवर्ण तमसरस्तान काल मनसाच भक्त्या च्रुवोमध्यणमावेश्य सम्यक सतम परम पुरुष मुपैति दिव्य सर्वज्ञ पुरातन नियामक सूक्ष्माहू सूक्ष्म सर्वचा आधार अतर्क्य रूप सूर्याप्रमाणे तेजस्वी व अंधकाराहून पलीकडचा अशा परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचे जो मनुष्य अंतकाळी एकाग्रचित्तानं भक्तिपूर्वक योग सामर्थ्यानं आपला प्राण दोन्ही भुवयांच्या मध्ये उत्तम रीतीने स्थापून अखंड ध्यान करतो तो सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुषांना जाऊन मिळतो श्लोक अकरावा यक्षर वेद विदो वदती विशांदोवित यद यदिछंत्रमचरते यद पद संग्रहेण प्रक्ष्य वेद वेत्ते ज्याला अक्षर ब्रह्म म्हणतात विरक्त होऊन यती ज्यात प्रवेश करतात व ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात ते पद मी तुला थोडक्यात सांगतो मनो हृदय निरुद्धार ओमरनुस्मरन यजन देहती परमाम गती देची इंद्रियूपी सर्वारे बंद करून मनाचा हृदयात निरोध करून व आपला प्राण मस्तकात स्थापन करून समाधी योगात स्थिर होऊन ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत माझे स्मरण करत जो मनुष्य देह सोडून जातो त्याला उत्तम गती मिळते अनन्यचे सततम यो मामरती नित्यशः तस्याह सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिन हे अर्जुन जो सतत एकाग्र चित्त करून माझे स्मरण करतो त्या माझ्याशी एकनिष्ठ झालेल्या कर्मयोगाला मी सहज प्राप्त होतो मापे पुनर्जन्म दुःखालयम मा अशा नाप्नुवंती महात्मान संसिद्धी परमा मला येऊन मिळाल्यावर परमसिद्धी पावलेल्या या महात्म्यांना दुखाचे आगर असा व अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही श्लोक सोळावा आम्ही भुवना लोक पुनरावर्ती नो मापैत्य तू कौंतजन्मन विद्यते हे अर्जुन ब्रम्हलोका पर्यंतच्या स्थानापासून हे जीव मागे फिरून परत जन्माला येतात परंतु मला पोचल्यानंतर मात्र पुन्हा जन्माला येत नाहीत सहस्रयुग पर्यंत अहरियत ब्रम्हण विदु रात्री सहस्रांता ते हो रात्र एक हजार युगांचा कालावधी हा ब्रह्मदेवाचा एक दिवस व तसाच एक हजार युगांचा काल ही त्याची रात्र असे दिवस रात्र जाणणारे जाणतात अव्यक्ताद्व्यक्त य प्रभवंत्य हरागमे रात्रगमे प्रलीयते त्रैव्यक्त संज्ञके हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होताच अव्यक्ता पासून सर्व चराचरदृश्य पदार्थ उत्पन्न होतात आणि रात्र सुरू झाली म्हणजे त्याच अव्यक्तात ते लय पावतात भूतग्राम सेवा भूतवा भूतवा प्रलिय ते आगमे वश प्रभवत्य हरा गमे हे अर्जुन हाच पदार्थ समुदाय वारंवार उत्पन्न होतो रात्र झाल्यावर प्रकृतीवश होऊन विलय पावतो व ब्रह्मदेवाचा दिवस आला की पुन्हा उत्पन्न होतो न्यो व्यक्तो व्यक्त सनातन यु भूतेसु नवी नश्यती पण जे या अव्यक्ताहून श्रेष्ठ असे दुसरे एक सनातन अव्यक्त तत्व आहे ते सर्व भूत भूतमात्रांचा नाश झाला असताही नाश पावत नाही श्लोक एकविसा अव्यक्तोक्षरुक्तमाहू परती ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हणतात असे जे परम अव्यक्त तत्व तीच प्राणीमात्रांची शेवटची परमश्रेष्ठ गती आहे ज्या स्थानाला पावलं असता प्राणी पुन्हा जन्माला येत नाहीत तेच माझे परमश्रेष्ठ स्थान आहे पुरुष सपर पार्थ भक्त्या यंतस्थानी भूतानी येन है सर्व इदंत अर्जुन सर्व प्राणी मात्र ज्याच्या पोटात आहेत आणि ज्याने हे सर्व जग विसरलेले आहे किंवा व्यापलेले आहे तो परमश्रेष्ठ पुरुष केवळ अनन्य भक्तीने प्राप्त होऊ शकतो यवृत्तीमावृत्तींचे योगिन प्रयातिल वक्ष्यार हे भरत श्रेष्ठ कोणत्या काळी देह टाकून गेलेले योगी पुन्हा जन्मास येत नाहीत आणि कोणत्या काळी देहत्याग केला असतात ते पुन्हा जन्माला येतात तो काळ मी तुला सांगतो अग्निज्योतीर् शुक्ल षण्मासा उत्तरायण त्र प्रया ग्छती ब्रह्म विदो अग्नि ज्योती म्हणजे ज्वाला दिवस शुक्ल पक्ष व उत्तरायनाचे सहा महिने अशा काळी मृत्यू पावलेले ब्रह्मवेते ब्रह्मपदाला जातात धूमोरात्री कृष्ण षणमास दक्षिणायन त्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते धूर रात्र कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने अशा काळी मरण पावलेले योगी चंद्रलोकात जाऊन तेथून परत मृत्यूलोकात जन्मला येतात श्लोक सव्वीस शुक्लकृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकयाना वृत्ती अन्यया वर्तते पुनः हे शुक्ल व कृष्ण म्हणजे प्रकाशमय वंधकारमय असे प्राणी मात्रांचे परलोकाचे दोन मार्ग कायमचे मानले गेलेले आहेत यातील एका मार्गाने मनुष्य पुनर्जन स्थितीला जातो व दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा जन्म पावतो नै ते पार्थ जानन योगी मुहन तस्माच सर्वेशु काजुन हे पार्थ या दोन योगी मोह पावत अर्जुना तू सदा सर्वदा योगयुक्त असा हो. चैव, प्रदिष्ट विदिवा योगी परम स्थान उपैती चालल्यामुळे वेदात येतात तपश्चर्येत, वदानात, दानात जे पुण्यरूप फळ सांगितलेले आहे त्या सर्वांच्या पलीकडे परमश्रेष्ठ अशा दिव्यस्थानाला जाऊन पोहचतो इतिमद्भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोध्याय